लुक अध्याय नऊ येशूने बारा शिष्यांना एकत्र एक बोलाविले आणि त्याने त्यांना सर्व भूतांवर सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्यांना त्याने रोग बरे करण्याचे सामर्थ्य दिले नंतर त्याने त्यांना देवाच्या राजाची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठविले तो त्यांना म्हणाला तुमच्या प्रवासासाठी बरोबर काठी पिशवी भाकरी चांदीची नानी दोन दोन अंघरके असे काहीही घेऊ नका आणि ज्या घरात तुम्ही जाल त्या घरातच तुम्ही राहा व दुसऱ्या गावाला जाताना ते घर सोडा जे ते लोक तुमचे स्वागत करणार नाहीत ते गाव सोडताना त्यांच्या विरुद्ध साक्ष म्हणून आपल्या पायावरील धूळ झटकून टाका ते निघाल्यानंतर सर्व गावातून सुवार्ता सांगत व लोकांचे रोग बरे करीत गेले जेव्हा हेरोध राज्यपाला जे सर्व काही घडत होते त्याविषयी ऐकले तेव्हा तो घोटाळ्यात पडला कारण काही जणांनी असे म्हटले की युहान मेलेल्यातून उठीला गेला आहे इतर काही जण असे म्हणत होते की हिलिया पुन्हा आला आहे इतर काही जणांनी असे सांगितले की फार पूर्वीच्या संदिष्टांपैकी एक जण मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला आहे है। परंतु हैरोद म्हणाला मी योहोनाचा शिरशहीद केला आहे मग ज्याच्याविषयी अशा गोष्टी ऐकत आहे तो कोण आहे म्हणून हेरोदाने येशूला पाहण्याचा प्रयत्न केला शिष्य परत आले तेव्हा त्यांनी येशूला आपण केलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या नंतर येशू त्यांना घेऊन बेदसेदा नावाच्या नगरस गुप्तपणे गेला पण लोकसमुदायाला हे कळाले व ते त्याच्या मागे गेले त्याने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना स्वर्गराज्याविषयी सांगितले ज्यांना बरे होण्याची आवश्यकता होती त्यांना त्याने बरे केले दिवस मावळत असता प्रेषित त्याच्याकडे आले आणि म्हणाले लोकांना जाऊ द्या म्हणजे ते आजूबाजूच्या शेतात आणि खेड्यात जातील व त्यांना खावायला व राहण्यास मिळण्याची शक्यता आहे का ते पाहतील कारण आपण दूर ठिकाणी आहोत पण तो त्यांना म्हणाला तुम्ही त्यांना काही खावयाच द्या ते म्हणाले आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत घ्यावे असे तुम्हाला वाटते काय आमच्याजवळ फक्त पाच भाकरी आणि दोन मासे याशिवाय काही नाही ते, ते ते सुमारे पाच हजार पुरुष होते परंतु तो आपल्या शिष्यास म्हणाला त्यांना सुमारे पन्नासाच्या गटाने बसवा त्यांनी तसे केले व सर्वांना खाली बसविले नंतर त्याने पाच भाकरी व दोन मासे घेतले मग स्वर्गाकडे बघून त्याने भाकरी व मासे या बदल देवाचे उपकार मानले त्याचे तुकडे केले नंतर लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिले लोक जेवले व सर्व तृप्त झाले आणि जेवून झाल्यानंतर उरलेले गोळा करण्यात आले तेव्हा त्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरल्या मग असे झाले की एकदा येशू एकटात प्रार्थना करीत असताना त्याचे शिष्य त्याच्या बरोबर होते त्याने त्यांना विचारले मी कोण आहे या बद्दल लोक काय म्हणतात ते म्हणाले बाप्तिस्म करणार योहान इतर काही एलिया, आणि काही जन म्हणतात की फार पूर्वी होऊन गेलेल्या संदेशांपैकी कोणीतरी उठला आहे तो त्यांना म्हणाला तुम्ही मला कोण म्हणून म्हणता पैत्राने उत्तर दिले देवाच ख्रिस्त तेव्हा ताकीद देऊन त्याने त्यांना सूचना दिली की हे कोणालाही सांगू नका हे शू म्हणाला मनुष्याच्या पुत्राला पुष्कळ दुःख सोसणे आवश्यक आहे आणि वडिलांनी मुख्य याजकांनी नियमशास्त्राचे शिक्षक यांनी नाकारावे व त्यांच्याकडून मारले जावे व पुन्हा तिसऱ्या दिवशी उठावे हे आवश्यक आहे नंतर तो, तो त्या सर्वांना म्हणाला जर कोणा व्यक्तीला माझ्या मागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारले पाहिजे व दररोज स्वतःचा वंदस्तंभ उचलून माझ्या मागे आले पाहिजे जो कोणी स्वतःचा जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल पण जो कोणी माझ्यासाठी जीवाला मुकेल तो त्याला वाचविल कोणी सर्व जग मिळविले परंतु स्वतःचा नाश करून घेतला किंवा स्वतःला गमाविले तर त्याला काय लाभ जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या वैभवाने पित्याच्या आणि पवित्र दुतांच्या गौरवाने येईल तेव्हा तोही त्याची ते लाज धरी परंतु मी तुम्हाला खरे सांगतो येथे उभे राहिल्यांमध्ये असे काही आहेत की स्वर्गाचे राज्य पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही मग असे झाले की तो असे बोलल्यावर साधारणपणे आठ दिवसानंतर आपल्या बरोबर पेट्र व याकोब यांना घेऊन डोंगरावर प्रार्थना करण्यात गेला मग असे घडले की तो प्रार्थना करीत असताना त्याच्या चेहऱ्याचे रूप पालटले व त्याचे कपडे डोळे पांढरे शुभ्र झाले आणि तेथे ते दोघे जण त्याच्या बरोबर बोलत होते ते येलिया उमोसे होते ते गौरवामध्ये प्रगट झाले होते आणि ते येशूच्या मरणाविषयी जे तो येशुलेमा पूर्ण करणार होता त्याविषयी बोलत होते पण पेत्र व त्याच्या बरोबर असलेले सर्व झोपी गेले होते जेव्हा ते जागे झाले त्यांनी येशूचे गौरव पाहिले आणि दोन मनुष्याना त्याच्या बरोबर उभे असलेले पाहिले मग असे झाले की ते दोघे जण विभक्त होत असताना पेत्र येशूला म्हणाला गुरुजी आम्ही येथे आहोत हे चांगले झाले आपण तीन मंडप तयार करूया एक तुमच्यासाठी एक मोठी व एक एलियासाठी तो काय बोलत होता हे त्याला कळत नव्हते पण तो या गोष्टी सांगत असता एक मेघ खाली आला आणि त्याने छायाने झाकून टाकले त्यांनी मेघामध्ये प्रवेश केल्यानंतर ते घाबरले आणि त्यांना वेळलेल्या ढगातून एक वाणी ऐकू आली ती म्हणाली हा माझा पुत्र आहे तो माझा निवडलेला आहे त्याचे ऐका जेव्हा वाणी झाली तेव्हा येशू एकटाच तेथे होता आणि याविषयी ते गप्प राहिले त्यांनी त्यावेळी ते जे काही पाहिले होते त्याविषयी कोणालाही काही सांगितले नाही नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की जेव्हा ते डोंगरावरून खाली आले तेव्हा मोठा जमाव येशूला भेटण्यासाठी आला आणि त्याच वेळी जमावातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला गुरुजी मी तुम्हाला विनंती करतो माझ्या मुलाकडे पहा कारण तो माझा एक उलटा एक मुलगा आहे एकाएकी त्याला शुद्ध आत्मा धरतो वो तो अचानक खिंचा आणि तो त्याला झटके देईपर्यंत पिळतो त्यामुळे त्याच्या तोंडाला फेस येतो तो त्याला सोडित नाही व त्याला गलित गात्र करतो मी तुमच्या शिष्यांना तो अशुद्ध आत्मा काढण्याची विनंती केली पण त्यांना ते शक्य झाले नाही येशू म्हणाला ओ अविश्वास व चुकलेल्या लोकांनु मी तुमच्या बरोबर किती काळ राहू व किती काळ तुमचे सोसू त्या मुलाला इकडे आणा परंतु तो येत असतानाच भूताने त्याला पाडले आणि पिरवटले येशूने अशुद्ध आत्म्याला धमकावले त्याने मुलाला बरे केले आणि त्याला त्याच्या वडिलांजवळ परत दिले देवाचा महिमा पाहून ते सर्व फार आश्चर्यचकित झाले पण सर्व लोक येशूने जे केले त्याविषयी आश्चर्य व्यक्त करीत असताना तो त्याच्या शिष्याना म्हणाला मी तुमच्या जवळ ज्या गोष्टी सांगतो त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती देण्यात येईल पण शिष्याना त्याचे बोलणे समजले नाही ते त्यांच्यापासून ते लपून ठेवण्यात आले होते यासाठी की ते त्यांना समजू नये आणि या बोलण्याविषयी त्याला विचारण्याची त्यांना भीती वाटत होती आपणामध्ये सर्वात मोठा कोण असा शिष्यांमध्ये वाद सुरू झाला पण येशूला त्यांच्या मनातले विचार समजले तेव्हा त्याने एका लहान बालकाला घेतले व त्याच्याजवळ त्याला उभे केले येशू त्यांना म्हणाला जो कोणी या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो, तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो कारण जो कोणी तुम्हा सर्वात लहान बनेल तो सर्वात मोठा आहे परंतु यवनाने उत्तर दिले गुरुजी आम्ही कोणाला तुमच्या नावाने भोते करताना पाहिले व आम्ही त्याला मना केले कारण आम्ही जे तुम्हाला अनुसरतो त्यापैकी तो, तो नाही परंतु येश यव्हानाला म्हणाला त्याला मना करू नका कारण जो तुमच्या विरुद्ध नाही तो तुम्हाला अनुकूल आहे आता असे घडले की जेव्हा त्याला स्वर्गात घेण्याची वेळ आली त्याने एरुसुलेमा जाण्याचे ठरविले त्याने आपणा पुढे पाठविले ते गेले आणि येशूच्या येण्याविषयीच्या तयारी एका सोमरोनी खेड्यात गेले पण सोमरोनी येशूचा स्वीकार केला नाही कारण तो येरुसुलेमा निघाला होता जेव याकोबो या पाहिले ते, ते मनाले प्रभु स्वर्ग त्यांचा नाश करावा करावाज्ञा कर वरुन धमकावले दुसर खेड़ गे रहा कोशी मैं तुझे मगेन येसूला कोहलना बिड़े आ आणि आकाशातील पक्ष्यांना घरती आहेत पण मनुष्याच्या पुत्राला डोके सुद्धा टेकावयास जागा नाही तो दुसऱ्या एकाला म्हणाला माझ्या मागे ये पण तो मनुष्य म्हणाला पहिल्यांदा मला जाऊ दे आणि माझ्या वडिलांना पुरू दे पण येशू त्याला म्हणाला मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे तू जा आणि देवाच्या राज्याची घोषणा कर दुसरा म्हणाला मी तुला अनुसरेन प्रभू पण अगोदर मला माझ्या घरातील लोकांचा निरोप घेऊ दे पण येशू त्यास म्हणाला जो कोणी नांगराला हात घालतो व मागे पाहतो तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही